स्कंद आठवा अध्याय तिसरा मनुचा कन्यावंश नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारदा याप्रमाणे त्या वराहरुपी भगवंताने पृथ्वीची योग्य ठिकाणी करून तिला स्थिर केले आणि नंतर तो लोककल्याण करणारा देवादिदेव आपल्या स्वस्थानी म्हणजे वैकुंठाला निघून गेला भगवान विष्णू स्वस्थानी गेल्याचे अवलोकन करून ब्रम्हदेव आपल्या श्रेष्ठ पुत्रास म्हणाला हे महाशुरा हे अत्यंत तेजस्वी पुरुषा हे पुत्र आता तू पृथ्वीवर जाऊन तुला योग्य वाटेल ते स्थान शोधून काढ आणि त्या विभो पृथ्वीवरील विभाग देश आणि काल यांना अनुसरून यज्ञ साधनाने युक्त अशा उच्च आणि नीच पदार्थांच्या योगाने तू त्या महान यज्ञेश्वर पुरुषाचे नित्य यजन करीत जा तसेच ब्राह्मणासारखे श्रेष्ठ वर्ण आणि ब्रम्हचर्य याना उपयुक्त होईल असे आचरण ठेवून धर्माचे अनुष्ठान करीत जा अशा पद्धतीने तू उत्तम अनुष्ठाने केलीस तर उत्तम प्रजेची वृद्धी होईल गुणात सर्वश्रेष्ठ कीर्तिमान कांतीयुक्त पुरुषा तुझ्यासारख्या योग्य अशा पुत्रांचा आणि कन्यांचा तुला लाभ होईल ते सर्वजण विद्येने परिपूर्ण होतील तसेच अत्यंत विनयशील राहून ते पुत्र आणि कन्या सदाचरणी होतील नंतर त्या सत्वशील कन्याना तू योग्य वर शोधून काढून त्यांना अर्पण कर गुणवान आणि यश्रेष्ठ पुरुषांना तू आपल्या कन्या दे आणि नंतर मन शांत ठेवून त्या सर्वश्रेष्ठ अशा प्रधान पुरुषाचे ठिकाणी तू मन स्थिर ठेव आणि अपार भक्ती करून त्याची आराधना करून त्या कृपाळू भगवंताची सेवा करीत राहा म्हणजे तुला अशी सर्वश्रेष्ठ गती मिळेल की ती नाही वंद्य आणि सदा इष्ट असेल अशा प्रकारे कमलोद्भव प्रजापती ब्रम्हदेवाने आपल्या पुत्रासयोग्य आशीर्वाद देऊन कर्माचरण कसे करावे याबद्दल सूचना दिल्या आणि त्याला प्रजास्रष्टी नियुक्त करून तो ब्रम्हदेव सत्वर आपल्या वस्तीस्थानी परत गेला हे नारदा ब्रम्हदेवाने जाताना आपल्या पुत्रास आज्ञा दिली कि हे पुत्रा आता प्रजा उत्पन्न कर प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा मिळाल्यावर त्या ब्रह्मपुत्र स्वयंभू मनुने प्रजा उत्पन्न करण्यास सुरुवात केली पुढे मनुला प्रिय आणि उत्तानपाद या नावाचे दोन महाबलाढ्य आणि उत्तम पुत्र झाले त्यानंतर त्याला सुशील अशा तीन कन्या झाल्या त्या कन्यांची नावे हे नारदा आता मी तुला सांगतो तू श्रवण कर मनुची पहिली कन्या आकृती या नावाने प्रसिद्ध आहे त्यानंतरची दुसरी देवहुती या नावाने विख्यात झाली आणि तिसरी प्रसिद्ध कन्या प्रसुती या नावाने संबोधली जाते ही प्रसुती सर्व लोकांना पामन करणारी अशी आहे मनूने आकृती या कन्याचा विवाह रुची या पुरुषश्रेष्ठाशी केला कर्दमाला देवहुती अर्पण केली आणि प्रसुतीचा दक्षाशी विवाह लावून दिला सांप्रतच्या लोकातील संपूर्ण प्रजा ही त्यापासूनच निर्माण झालेली आहे रुचीपासून मनुकन्या आकृतीला यज्ञ नावाचा साक्षात भगवान आदिपुरुषच पुत्र झाला देवहूतीच्या पोटी कर्दमापासून कपिल मुनिश्रेष्ठ जन्मास आले तोच कीर्तिमान विभू मुनिश्रेष्ठ कपिल संख्याचार्य या नावाने सर्व लोकांत प्रसिद्ध आहे दक्षापासून मनुकन्या प्रसूतीच्या पोटी अनेक कन्यारत्ने जन्मास त्या कन्यांपासून पुढे देव उत्पन्न झाले तसेच पशु आणि पक्ष्यांप्रमाणे इतर निरनिराळे प्राणी आणि मनुष्य त्यापासून निर्माण झाले हे सर्वजण अत्यंत प्रसिद्ध सृष्टीच्या निर्मितीस भर घालतील असेच होते त्या भगवान आणि विभू यज्ञाने याम नावाच्या देवगणांसह स्वयंभू व मन्वंतरामध्ये मनूचे सर्व राक्षसांपासून रक्षण केले या महान मुनिश्रेष्ठ कपिल महामुनी सुद्धा आपल्या आश्रमामध्ये राहून सर्व अविद्यांचे निर्मूलन होईल असे सांगितले पूर्ण अशा देऊन अध्यात्म ज्ञानाचा निश्चय करणारे आणि सर्व अज्ञानाचा नाश करणारे असून ते कपिलशास्त्र या नावाने प्रसिद्ध आहे त्या कपिलशास्त्राचा मातेला उपदेश करून तो महायोगी पुलहाश्रमास गेला अजूनही तो महात्मा संख्याचार्य तेथे वास्तव्य करून आहे ज्याच्या केवळ नामस्मरणाने मुनी सिद्धपुरुष बनतो त्या योगाचार्य आणि सर्व इष्ट वर देणाऱ्या कपिल मुनीस मी नित्यवंदन करीत असतो हे नारदा अशा प्रकारे मनूपासून उत्पन्न झालेल्या वंशातील कन्यांचे वर्णन मी तुला सांगितले ही सर्व कथा श्रवण केली असता अथवा पठण केली असता सर्व पाप नष्ट होते आता मनुच्या पुत्रांचा पवित्र वंश मी तुला कथन करतो त्याच्या केवळ श्रवणानेच प्राण्याला परमपदाची प्राप्ती होते मनुपुत्रांनी लोकव्यवहार उत्तम रीतीने चालावा म्हणून आणि सर्व प्राण्या सुखप्राप्ती व्हावी या हेतूने सर्व पृथ्वीचे द्वीपे वर्षे समुद्र इत्यादी विभाग केले त्यांची उत्तम प्रकारे व्यवस्था केली अध्याय तिसरा समाप्त